प्रकरण नव्वे नव्या प्रकरणाचा विषय आहे जगाबद्दल उदासीन वृत्ती धारण करून स्वतःचे ज्ञान करून घेणे म्हणजे मोक्ष प्रकरण नव्वे सूत्र पहिले अष्टावक्र वाच कृता कृते कृतकृतवानी कदा शांतानी कस्य एवढे ह निर्वेदावृत्ती मुनिश्रेष्ठ अष्टावक्र पुढे निवेदन करतात की केलेले कर्म किंवा न केलेले कर्म आणि द्वंद्व कधी कुणाला शांत करू शकले आहे का हे ओळखून या संसारात उदासीन वृत्ती धारण करून सर्व इच्छांचा त्याग करून अव्रती हो आठव्या प्रकरणात बंधन आणि मोक्ष यांची सविस्तर चर्चा केल्यानंतर या प्रकरणात मुनिश्रेष्ठ अष्टावक्र बंधनातून मुक्त होऊन शांती प्राप्त करण्यासाठी करावायाच्या उपायांची माहिती देत आहेत जगाच्या व्यवहारात आपली आवड निवड गुंतली की दुःखाला सुरुवात होते म्हणून जगाबद्दल उपेक्षा वृत्ती ठेवावी त्याचे प्रती उदासीन होऊन आपल्या स्वतःचे आत्मज्ञान प्राप्त करणे आत्मा म्हणून जगणे ह्याच मार्गाने शांती प्राप्त करता येईल अन्यथा नाही न ना केलेले कर्म म्हणजे ज्या कर्माची इच्छा आहे पण केले नाही असे कर्म पण अशी इच्छा करणे हेच एक कर्म आहे म्हणून केलेले कर्म व न केलेले कर्म या दोघांच्या मुळाशी वासना आहे ज्या क्रिया अहंकाराने केल्या त्याचे फळ तर भोगावेच लागेल त्यातून सुटण्याचा मार्गच नाही कर्मभोग भोगल्याशिवाय ते टळत नाहीत पण ज्या कर्माची केवळ इच्छा केली त्या इच्छेतही वासना अंतर्निहित असल्याने तिचाही कर्मभोग भोगावा लागतो म्हणून कधी कुणा दुसऱ्याचे कधी वाईट चिंतू नये मनुष्य केवळ कर्मामुळेच अशांत होतो असे नसून विचारांनी इच्छानी वासनानी जास्त अशांत आहे कर्मापेक्षा या इच्छांकडे जास्त लक्ष द्यायला हवे कारण सर्व कर्मांच्या मुळाशी या इच्छास्तर असतात विचारांचे तरंग मनात उमटले की मनाला अशुद्धता येण्यास सुरुवात होते तेच पाप आहे त्याचेच बंधन होते व त्याचा भोग भोगल्याशिवाय शांत होत नाही केवळ वाईट वर्तन केल्यानेच पाप होत नाही तर पापी कृत्याचा विचार केल्याने सुद्धा कर्मभोग सुरू होतो अपराधांप्रमाणेच अपराधांचा विचार सुद्धा माणसाला पापी बनवतो यामुळेच सुख दुःखाचे सुरुवात होते सारे जग द्वंद्वात्मक भावनांनी भरलेले आहे कारण त्या पलीकडच्या शाश्वत अशा अद्वैताची व जगाची जणू ओळखच नाही सुख दुःख लाभहानी प्रेम घृणा हिंसा अहिंसा ग्रहण त्याग राग विराग जीवन मृत्यू या द्वंद्वामुळेच माणसाचे मन भरून गेलेले आहे ही सारी द्वंद्वे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यातल्या एका बाजूचा स्वीकार करून दुसऱ्या बाजूचा त्याग करता येत नाही दोन्हीचा लाभ होईल किंवा दोन्हीतून मुक्ती होईल केवळ एकच गोष्ट कुणाला मिळणार नाही ज्याला जीवन मिळाले त्याला मृत्यू सुद्धा मिळणारच ज्याने अपराध केला त्याला पाप मिळणारच म्हणून अष्टावक्र सांगतात कि केलेल्या व न केलेल्या कर्माची फळे भोगल्याशिवाय त्यांच्या परिणामातून सुटका होत नसते त्यांना कुणीही आपोआप शांत करू शकत नाही म्हणून त्या कर्मांचा व इच्छांचा त्याग करणे व कोणताही आग्रह न ठेवणे अव्रती होणे हाच शांती प्राप्त करण्याचा उपाय आहे इच्छा ठेवून संकल्प करून शपथ खाऊन व्रते करण्याचा निश्चय करून मनुष्य अधिकाधिक अशांत होतो बेचईन होतो जे कर्म केले आहे त्यामुळे तर मन अशांतीच्या भोवऱ्यात सापडतेच पण जे कर्म केलेले नाही व जे करण्याची इच्छा आहे ज्याचा संकल्प केला आहे त्यामुळे सुद्धा मनात अशांती निर्माण होते या दोन्ही प्रकारच्या अशांतीतून मुक्ती मिळवण्याचा रस्ता म्हणजे जगाप्रती उदासीन होऊन आत्मज्ञानात रमणे हा होय प्रकरण नव्वे सूत्र दुसरे कस्या तात धन्यस्य लोक चेष्टावलोकनात जीवितेच्या या पृथ्वीवरील समस्त क्रिया पाहिल्यावर कोणत्या भाग्यवंताची जगण्याची इच्छा उपभोगाची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे बर आत्मा सर्व दोषातून मुक्त आहे तो केवळ चैतन्यमय व केव ज्ञानमय आहे भी उत्पत्ती व विनाश विरहित आहे आत्म्याची उत्पत्ती होत नाही व विनाशही होत नाही परंतु हे जग व या जगातील सर्व वस्तू व व्यवहार यांची उत्पत्ती होते व विनाश सुद्धा होतो कारण ते शाश्वत नसून अनित्य आहेत सदोष आहे अशांत व अज्ञानमय आहे परम आनंद स्वरूप असणाऱ्या आत्म्याच्या अज्ञानामुळेच प्रापंचिक माणसांची जगण्याची इच्छा उपभोग घेण्याची इच्छा कधी शांत होत नाही या जगात अजून अजून सुखप्राप्ती करण्याची त्याची इच्छा कायम राहते जास्तीत जास्त सुख मिळवण्यासाठी तो सारखा धडपडत असतो परंतु ज्या ज्ञानी पुरुषांनी आत्मतत्वाचा अद्भूत रस केला आहे त्याला हे प्रापंचिक उपभोग वासना फार काय जगण्याची इच्छा हे सारे निरर्थक वाटते म्हणून तो या जगाबद्दल मोहमाया बाळगतने व उदासीन वृत्ती स्वीकारतो त्याला या अशाश्वत अनित्य अशा जगाप्रती मनात वैराग्य उद्भवते कारण परम आनंददायी असे शाश्वत व नित्य टिकणारे निर्दोष सुख त्याला प्राप्त झालेले असते म्हणून तो या पृथ्वी तलावरील क्षणिक टिकणाऱ्या सुखाची इच्छा करत नाही अष्टावक्रि सांगतात की आत्मज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानामुळेच प्रापंचिक व्यक्ती या तात्पुरत्या सुखाची जगण्याची उपभोगाची वासना बाळगतात व वा त्यामुळेच त्यांना कधीही ज्ञानप्राप्ती होत नाही हजारो व्यक्तीमध्ये क्वचितच असा एखादाच भाग्यवंत असतो कि ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या सर्व वासना शांत होतात इतरांच्या वासना त्यांना छळत राहतात ज्याच्या वासना शांत झाल्या त्याला वैराग्य प्राप्ती होते केवळ घर सोडल्याने व लंगोटी लावल्याने वैराग्य प्राप्त होत नाही अशा उपायांनी वैराग्य मिळाले असते तर भूकेले नागडे फिरणारे सारे भिकारी सुद्धा वैराग्य मिळवू शकले असते व ज्ञानीही झाले असते आत्मज्ञान होणे सर्वांप्रती समभाव निर्माण होणे हेच वैराग्य प्राप्तीचे साधन आहे व आत्मज्ञानी माणूसच खरा जीवनमुक्त आहे प्रकरण नववे सूत्र प्रकरण नव्वे सूत्र चौथे कोवंद्वानी नोंदणापेक्षा यथा प्राप्त वर्ती सिद्धी मपनुयात अष्टावाक्र म्हणतात असा कोणता काळ आहे किंवा कोणती अवस्था आहे की जेव्हा मनुष्याला सुख द्वंद्वांचा अनुभव येत नाही म्हणून अशा क्षणिक द्वंद्वाबद्दल मनात उदासीन होऊन जे काही प्राप्त झाले आहे त्यात संतोष व समाधान मानणारा माणूसच सिद्धी प्राप्त करू शकतो सृष्टीमध्ये सुख दुःख लाभ हानी संघर्ष शांती जीवन मरण पुरुष प्रकृती जड चेतन याप्रमाणे अनेक द्वंद्वे अनुभवाच येतात या द्वंद्वांनी स्पर्शही केला नाही असा कोणताच कालखंड नसतो कारण सर्व काळात सर्व अवस्थात ही द्वंद्वे मनुष्य अनुभवत असतो अष्टावक्रमुनी म्हणतात ही संपूर्ण सृष्टी या द्वंद्वाने भरलेली आहे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या सर्व काळात या द्वंद्वांचा संचार आणि प्रभाव आहे ते कधीच कोणत्याच अवस्थेत शांत होत नाहीत ते सदैव असतातच एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे असणारे सुख दुःख लाभ तोटा ही द्वंद्वे कधीच सुट्टी किंवा स्वतंत्र होत नाहीत दोन्ही एकत्र मिळतात किंवा दोन्हीही मिळणार नाहीत एकाचे अस्तित्व कायम ठेवून फक्त दुसऱ्याचा विनाश करायचा म्हटला तर ते शक्य होत नसते अर्थातच वास्तविक दृष्ट्या ही द्वंद्वे सृष्टीत अस्तित्वात नसून मनुष्याच्या वासना तृष्णा अस्थ या वृत्तीमुळे ही द्वंद्वे बुद्धी व अहंकार निर्माण करतात कारण सृष्टीमध्ये भेदाभेद करून हे चांगले हे वाईट असा फरक करण्याचे काम बुद्धी करते सृष्टीत भेद नसून वासनामय बुद्धी भेद आणि पर्यायाने द्वंद्व निर्माण करते वाईट ठरवलेल्याचा नाश करून मनुष्याने जे चांगले ठरवलेले चा चा आहे त्याच्यासाठी प्रयत्न करतो व त्यातून संघर्षाचा जन्म होतो येथूनच अशांती लोभ मोह यांना जन्म मिळतो रोगी आहेत म्हणून डॉक्टर आहेत चोर डाकू आहेत म्हणून वकील व न्यायाधीश आहेत पापी आहेत म्हणून संत महात्मा यांना महत्व आहे मृत्यू आहे म्हणून जीवनाची किंमत करते नैतिक आदमी या दोघात फरक करून आयुष्य जगतो वाईटाला दूर करून चांगल्याला प्रस्थापित करू पाहतो परंतु चांगले व वाईट वा वा हे दोन्ही संयुक्त आहेत त्यातल्या केवळ एकालाच नाहीसे करता येत नसते म्हणून अध्यात्मशास्त्र व वृत्तीचे मार्गदर्शन हेच आहे की दोघांचाही स्वीकार ईश्वरीय म्हणून करावं कारण मनुष्याच्या बुद्धीमुळे तो भेद दिसतो पण प्रत्यक्षात तसा भेद अस्तित्वात नाही मनाशिवाय कोणताच भेद व फरक निर्माण होत नाही मनावर विजय मिळवला अहंकार बुद्धीला हस्तक्षेप करण्यापासून रोखले तर सर्व भेद नाहीसाहून सृष्टीचा संपूर्ण जगाचा एकच एक असा एकत्वाचा बोध होईल हेच ज्ञान आहे जोपर्यंत भेद दिसतो जाणवतो तोपर्यंत अज्ञान आहे म्हणून मुनी श्रेष्ठ अष्टावक्र म्हणतात की या द्वंद्वाची चांगल्या वाईटाची सुख उपेक्षा करावी त्यांच्या प्रती उदासीन व्हावे व जे जे प्राप्त झाले आहे त्यातच समाधान मानणे हा आत्मसिद्धीचा उपाय आहे असे समाधान मानणाऱ्या प्राप्त होऊ शकते सृष्टीमध्ये भेदाभेद करणारा त्यामुळे द्वंद्वामध्ये सापडतो व ज्ञानापासून दूर जातो त्यास ज्ञान होत नाही गौतम बुद्धांनी सुद्धा उपेक्षा असा शब्द वापरलेला आहे वापरला आहे तंत्रमार्गात सांगितले आहे की सर्व काही ईश्वरीय म्हणजे ईश्वरांनी निर्माण केलेले आहे असे मानून समाधानपूर्वक स्वीकार करावा भक्ताची वृत्ती अशी हवी की चांगले वाईट सुख दुःख सर्व काही त्या परमात्मा स्वरूप ईश्वराचे आहे जे द्यायचे ते तोच देत असल्याने ती त्याची जणू आज्ञा आहे असं समजून त्याचा स्वीकार करावा भाषा अनेक असतात पण त्या सर्व एकाच घटनेचा अर्थ सांगतात त्याप्रमाणे अर्थ एकच आहे कि सर्व द्वंद्वांचा स्वीकार करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे निश्चिंत शाम्य ती अष्टावाक्र म्हणतात हे सर्व अनित्य आहे तिन्ही स्वरूपाच्या तापानी म्हणजेच त्रितापानी दोषयुक्त आहे सत्वहीन आहे निंदा करण्यास योग्य आहे हलके व वाईट आहे असे उमजल्यानंतरच शांती प्राप्त होते अष्टावक्र ज्ञानसंपन्न आहेत आत्मानंदाच्या परम सुखाची प्राप्ती केलेल्यांना नित्य व निर्दोष तत्वाचा लाभ झाल्यामुळे या जगातील सुखे क्षणभंगूर व वा अनित्य वाटतात सूरदासांनी लिहिले आहे की जिनरसाना अंबुज फल चाख्यो क्यो करील फल खावे ज्यांनी मधुरतम फळाचा स्वाद घेतला तो कडू फळ कशाला बरं या जगातील सुख भोग सर्व अनित्य आहेत फक्त काही काळ टिकून भंग पावणारे आहेत ते केवळ चार दिवसाच चांदणे आहे हे सुख विनाशी आहे ते नष्ट होणारच शिवाय आध्यात्मिक आधी दैविक व आधी अशा तीन प्रकारच्या तापांनी दूषित झालेले आहे त्यात किंवा सार असे काहीही नाही पुन्हा पुन्हा जन्म घेणे व पुन्हा पुन्हा मृत्युमुखी पडणे पुन्हा पुन्हा तीस कर्मे करून त्यांचा भोग घेणे यश अपयश नफा तोटा सुख दुःख पीडा क्लेश यांचा प्रत्येक जन्मात हिशोब ठेवणे तेज बालपण तेज तारुण्य तेज म्हातारपण स्त्री मुलं व नातेवाईक यांचे चांगले वाईट अनुभव घेत राहणे यात सार काय आहे यामुळे जे सारहीन आहे असर आहे ते केवळ निंदा करणे योग्यच नाही का ते प्रशंसा करणे योग्य नाही ते खालच्या प्रतीचे आहे त्याचा काहीही उपयोग नाही ज्या व्यक्तीचा असा निश्चय होतो तोच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो व शांतीचा लाभ सुद्धा त्यालाच होतो जो संसाराच्या जगाच्या विषय सुखात रमतो तो, तो त्यांच्या भोगाने आनंदित होतो त्याला हे जग सार असल्याचा भ्रम मात्र होतो ज्याला भौतिक सुखामुळे उन्नती झाल्यासारखे वाटते तो आत्मज्ञानाच्या सुखापासून वंचित होतो अशा माणसाला सर्व काही मिळून सुद्धा शांती प्राप्त होत नाही तो, तो अशांत व अतृप्त आणि त्रस्त राहतो शांती प्राप्त करण्याचा उपाय फक्त आत्मज्ञान प्राप्त करणे हाच आहे कोनशाम्य मानव अष्टावक्र म्हणतात महर्षी साधू योगी या सर्वांची वेगवेगळी विविध मतमतांतरे आहेत ते पाहून त्या सर्वांविषयी उपेक्षा वृत्ती धारण करणाऱ्या कोणाला बर शांती मिळणार नाही जगात सर्व बाबींच्या बद्दल विविध मते आहेत वेगवेगळे सिद्धांत आहेत वेगवेगळ्या समजुती आहेत अनेक प्रकारच्या पद्धती अनेक प्रकारच्या साधना उपासना करण्याच्या रीती आहेत पण त्यांच्यापैकी एकातही सत्याचा अंश नाही सत्य तर एकच आहे त्यामुळे या सर्व विद्वानांची व इतरांची मते वेगवेगळी कशी काय असू शकतात बुद्धि ने व तर्क ही सिद्ध करता तत्वद काही साती लागत नहीं तत्व का उत्तर ही मिलते नहीं जरूर सत्यत मतभिन्नता सर्व सिंतवादी तर्कवादी सारे ऐसी बुद्धिभ्रम पैदा करना बुद्धिभ्रमापास बुद्धिवादियों दूर रहोक्ष हवा है त्याने या सिद्धांतांपासून व विविध मतांपासून दूर राहिले पाहिजे मुनिश्रेष्ठ अष्टावक्र महाराजांनी मागच्या सूत्रात विविध द्वंद्वांची उपेक्षा करण्यास सांगितले या सूत्रात ते मतं आणि मतांतरे व वा विविध वाद वेगवेगळ्या विचारप्रणाली यांची उपेक्षा करण्याचा महत्वपूर्ण उपदेश करत आहेत सत्य एक असताना या महर्षी स्वामी साधू व योगी लोकांची मते मात्र अनेक असल्याने केवळ उपेक्षा केल्यानेच त्यांच्यापासून बचाव होऊन शांती प्राप्त होईल शाश्वत सत्य ये बाबा है। ती नहीं, ही अनुभवण्याची बाब आहे ती शास्त्रात विज्ञानात नाही किंवा कोणत्याही सिद्धांतात नाही बुद्धी ही भ्रम निर्माण करणारी असल्याने बुद्धी प्रामाणिक शंकेखोरपणा व म्हणून त्रासिकपणा असतो त्यात शांती नाही शास्त्रात किंवा विज्ञानात किंवा बुद्धीत नसणारे सत्य आपल्या स्वतःचे आत आहे व ते आत्मज्ञान प्राप्त करणे म्हणजे मोक्ष आहे त्यामुळेच शांती प्राप्त होईल वेगवेगळ्या विचारप्रणाली वाद सिद्धांत मते मतांतरे मतभिन्नता या आधारावर जन्माला आलेले गट संप्रदाय आणि संघटना या तर अध्यात्म क्षेत्रात केवळ विषाप्रमाणे आहेत हे संप्रदाय घाण्याच्या बैलाप्रमाणे केवळ आपल्या गटाच्या चाकोरीत गोल गोल फिरत राहतात ते कोणतेही ध्येय गाठू शकत नाहीत ज्ञानी या सर्व चाकोरींच्या बंधनांना तोडून आत्म्याचा अनुभव घेतो म्हणून त्याला शांती प्राप्त होते प्रकरण नव्वे सूत्र सहावे कृत्वा मूर्ती परिजान चैतन्य न गुरु निर्वेद समता युक्त यस्तारयती संस्ते अष्टावाक्र म्हणतात चैतन्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून देत आणि उपेक्षा समता व युक्ती यांचा अवलंब करून या भवसागरातून आपल्याला तारून नेतो तो, तो काही आपला गुरु नाही का म्हणजे तोच आपला गुरु आहे अष्टावक्रांनी गीतेचा प्रारंभी उपदेश करताना शिष्याच्या पात्रते बद्दल आग्रहपूर्वक प्रतिपादन केले आहे त्यांनी सांगितले आहे की शिष्याची पात्रता हीच मुख्य असून गुरु मुख्य नाही गुरुच्या केवळ उपस्थितीमुळे ज्ञानप्राप्तीची घटना घडून येते गुरु काहीच करत नाही तो ज्ञान देऊ शकत नाही किंवा मुक्तीही देऊ शकत नाही पण गुरुच्या अनुपस्थितीत मात्र ही ज्ञानप्राप्ती झाली तर ती शिष्याला पेलवत नाही ही स्थिती पेरण्याची ताकद गुरु असते वस्तुत खरा गुरु तर आत स्थित असलेला आत्मा आहे दुसरा कोणी नाही त्या आतल्या मुख्य गुरुला प्रकट करण्यासाठी बाहेरच्या गुरुचे सहाय्य मात्र मिळते म्हणून हा बाहेरचा गुरु केवळ निमित्त मात्र असतो वो आत्मज्ञान होण्यापूर्वी त्याची आवश्यकता असते नंतर स्वतःच्या आतला गुरु प्रकट झाल्यावर या बाहेरच्या गुरुंचा सुद्धा त्याग करावा आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर शिष्य स्वतःच गुरु होतो त्यामुळे ज्याप्रमाणे अन्य क्रिया कर्म पद्धती शास्त्र धर्म जाती संप्रदाय या सर्वांचा त्याग करायचा असतो एवढेच काय पण मूर्तीपूजा कर्मकांड साकार सागून उपासना या पद्धती व ईश्वराचा सुद्धा त्याग केला पाहिजे अन्यथा या सर्व गोष्टी बंधन होऊन बसतात शंकराचार्य यामुळेच ईश्वराला सुद्धा माया समजून त्याचा त्याग करण्याचा उपदेश करत असत स्वामी रामकृष्ण परमहंसा याच कारणाने काली मातेचा सुद्धा त्याग केला होता बुद्धाने आत्म्याचाच त्याग करण्याचा उपदेश दिला याप्रमाणे स्वतःला गुरुपद लाभल्यावर बाहेरच्या गुरुचा त्याग करावा अन्यथा जो गुरु शिष्याला मुक्तीसाठी मदत करतो तोच गुरु शिष्याचे बंधन होऊन बसतो आत्मा हाच आमचा खरा गुरु आहे म्हणून जागृत बुद्धीच्या लोकांचा सल्ला आहे की आपला प्रकाश तुम्ही स्वतःच वा दुसऱ्याच्या दिव्याने आपल्याला रस्ता दिसणार नाही अष्टावक्र मुनी सी को ही पद्धति मगध पद्धत उपेक्षा कर सर्व द्वन्ना दूर सार्वजन ज्यादा चैतन्य स्वरूप जाू हो भगवान श्रीकृष्ण ने गीत संगित है कि सुख दुखे समय कृत्व लाभा लाभ जया जयो। म्हणजे सुख आणि दुःख लाभ आणि हानी जय आणि पराजय या सर्वांना समान दृष्टीने पाहणे आवश्यक आहे तरच तिथप्रज्ञ होता येते यापैकी कोणताही एक उपाय करून जो चैतन्य स्वरूप आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेतो तो ज्ञानीपुरुष स्वतःच अधिकारी पुरुष व गुरु होतो मग त्याला दुसऱ्या गुरूची गरज नसते किनाऱ्यावर पोचल्यानंतर नाव सोडून द्यावे लागते अर्थात ही अवस्था येण्याच्या मात्र गुरुची जरूर आवश्यकता असते आणि हा गुरु सुद्धा आत्मज्ञानी असण्याची गरज आहे जो आत्मज्ञानी आहे तोच गुरु योग्य मार्गदर्शन करू शकतो अज्ञानी माणूस शिक्षक होऊ शकतो पण गुरु होऊ शकत नाही अंतिम गुरु आत्मा हाच आहे हेच या सूत्रातून अष्टावक्रमुनीना सांगायचे आहे प्रकरण नववे सूत्र सातवे पश्यभूत विकारांतमात्रा यथार्थत तत्क्षणात बंधन निर्मुक्त स्वरूप स्थ भविष्यसी अष्टावक्र म्हणतात जेव्हा तू भौतिक विकारांना म्हणजे देह इंद्रिय वगैरे ना तू केवळ भौतिक स्वरूपातच ओळखशील त्याच क्षणी तू बंधनातून मुक्त होऊन आपल्या आत्मस्वरूपात लीन होशील मनुष्याचे खरे स्वरूप चैतन्य रूपी आहे हे भौतिक जग व हा देह त्याचा केवळ एक विकार आहे एक प्रकारे विकृत स्वरूप आहे मनुष्याची जशी विचारशक्ती असेल जशी दृष्टी असेल तशीच त्याची सृष्टी असते ज्ञानाचा अभाव असल्याने ही भौतिक सृष्टी सत्य वाटते व वा आकर्षकही वाटते कारण आपल्या वासना इच्छा आपले हितसंबंध या सृष्टीशी जोडलेले आहेत त्यामुळे तिचे सत्यस्वरूप आत्मरूप आपल्याला मिळू शकत नाही प्रत्येक गोष्टीकडे आपण तिचा काय उपयोग आहे या नजरेने पाहतो जर आपले उपयोगी आहे आपल्या इच्छा व वासना पुऱ्या करायला उपयोगी पडतो तो आपल्याला श्रेष्ठ वाटतो व वा दुसरे निरर्थक वाटतात या दृष्टीमुळे आपल्याला आपली धर्मपत्नी आपले घर आपले शेत हे सर्व आपले हितसंबंध जपणारे असल्यामुळे व त्यांच्याशी आपल्या इच्छापूर्तीच्या अपेक्षा जोडलेल्या असल्यामुळे जेवढे चांगले वाटतात तेवढे दुसरे लोक चांगले वाटत नाहीत हे त्यांच्यावर केलेले चांगुलपणाचे आरोप आपले मनच त्यांच्यावर करते अन्यथा त्यांच्यात व दुसऱ्यात वास्तवात काहीच फरक नसतो अष्टावकर मुनी म्हणतात की या विश्वात हे सर्व देह इंद्रिये भूते सृष्टी सारे काही या चैतन्य आत्म्याचे विकार आहेत तू त्यांना चैतन्य न समजता सत्य न समजता केवळ भौतिक स्वरूपातच ओळखणे म्हणजेच तू बंधनमुक्त होऊन आत्मस्वरूपात विलीन होणे आहे वासनेमुळे ही सृष्टी भौतिक न वाटता चैतन्यमय वाटते हा भ्रम ओळखला पाहिजे मुक्तीसाठी दृष्टी परिवर्तन होण्याची गरज आहे वस्तूंना त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपात ओळखणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे होकरण नववे सूत्र आठवे वासनाएंच त्याग वासना त्याग स्थितीरद्यथा तथा अष्टावक्र म्हणतात वासनामुळेच या भ्रामक विश्वाचे अस्तित्व आहे म्हणून या सर्व वासनांचा त्याग कर वासना त्याग हा संसाराचा त्याग आहे त्यानंतर तू पाहिजे तिथे राहू शकतस मुनी श्रेष्ठ अष्टावक्र हेच सत्य अधिक ठळकपणे स्पष्ट करण्यासाठी सांगतात की हे सारे विश्वभौतिक असून आपल्या वासनामुळे आपल्याला त्याचे अस्तित्व सत्य वाटते अन्यथा ते सारहीन व असत्य आहे वासन आहेत म्हणून जग सत्य असल्याचा भ्रम आहे जग तर जसे आहे तसेच राहील परंतु तुझे दृष्टी परिवर्तन झाले तर मुक्त होश के विश्व तुझे बंधन है जगने बेहद तू स्वी बंधना अड़क लेस आपस परिपूर्ति करीपूर्ति तू स्वत पत्नी मुले घर संसार समाज कुटुंब या सर्वे पाशा अड़क लेस ज्या क्षणी तू सर्व वासनांच्या पाशातून स्वतःला सोडवशील त्याग करशील त्या क्षणी तुझी या सर्व बंधनातून कुठेही जावे लागणार नाही त्यासाठी घर सोडून जंगलात जावे लागणार नाही पत्नी मुले घर वैभव समाज कुटुंब काहीही सोडावे लागणार नाही वासना सुटल्यावर तू पाहिजे तिथे राहू शकतोस वासन शिल्लक असताना तू हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिलास तरी हे जग तिथे सुद्धा तुला बंधनातच ठेवे तिथे सुद्धा मुक्ती मिळणार नाही मुनी श्रेष्ठ अष्टावक्र सर्व प्रकारच्या लोक वासना शास्त्रवासना आणि शारीरिक वासनांचा त्याग करायला सांगत आहेत शारीरिक वासना व वा शास्त्रवासनांचा त्याग केल्याने आत्मज्ञान होते पण शेवटी ईश्वराचा सुद्धा मोक्षाच्या इच्छेचा सुद्धा त्याग केल्यानेच के मुक्ती प्राप्त होते शुद्ध वासना व अहंकार यांच्यातून मुक्त होणे हीच परममुक्ती आहे आणि तोच मोक्ष आहे